अध्याय अध्या पर्वतराजा अशा प्रकारे मी पूर्वी सांगितलेल्या योगाने संपन्न होऊन आसनावर बसावे आणि अंतकरण निष्कपट करून ब्रह्मस्वरूपिणी अशा माझे ध्यान करावे नंतर जे प्रकाशरूप आहे सर्व प्राण्यांच्या हृदयामध्ये जे स्थिर आहे जे बुद्धिरूपी गुहेमध्ये खोलवर राहून दर्शन आणि श्रवण इत्यादी व्यवहार सहज करीत असते आणि जे अत्यंत श्रेष्ठ आहे ते माझे स्थान आहे त्यामध्ये चालन प्राणन निमिषोण मशन इत्यादी कार्य होतात तेच सर्व वस्तू भरून राहिलेले आहे हे देवहू हे माझ्या सचशिष्याणू ते जे माझे श्रेष्ठ पद आहे याचेस तुम्ही सत्वर ज्ञान करून घ्या तेच मूर्तो आणि अमूर्तो अशा दोन्ही पदार्थांचे स्वरूप आहे म्हणून ते श्रेष्ठ असून सर्वात वरिष्ठ अशा त्या ब्राह्मण पदाची सर्वांनी इच्छा धरणे यथायोग्य आहे सूर्य आणि सूर्याप्रमाणे प्रकाशमान होणाऱ्यांचे ते प्रकाशक असे दीप्तिस्थान आहे ते अत्यंत दीप्तिमान अणुहूनही अत्यंत अणु आणि ज्या ठिकाणी भू स्वर्ग पाताल इत्यादी लोकही सामावू शकतात असे विशालही आहे ते अक्षय ब्रह्म तेज प्राण वाणी मन तेच सत्य आणि तेच ब्रह्मपद म्हणजे अमृत आहे हे प्रियदर्शन शिष्या पर्वतात त्या ब्रह्मतत्वालाच वेध करणे युक्त असल्या कारणाने तू त्यालाच वेध कर तू विचारशील तो वेध मी कसा करावा त्यासाठी मी सांगते ते ऐक उपनिषद रुपी महाअस्त्रकर्षण करावे त्या लक्ष ब्रमाच्या ठिकाणी ज्याची भावना स्थिर आहे अशा शुद्ध मनाने त्या लक्ष झालेल्या अक्षर ब्रह्माला वेध करावा याचा अर्थ असा की प्रणव हे धनुष्य घेऊन उपाधीयुक्त आत्मा हाच पाजळलेला बाण त्याला जोडावा आणि ब्रम्हत्वाची अपेक्षा हे लक्ष समजावे त्याला एकचिन्ह अंतकरणाने शराप्रमाणे त्याशी एकूप व्हावे त्यात मिसळून जावे भूलो पृथ्वी अंतरिक्ष आणि सर्व कर्मेंद्रिये यासह मन ज्या आत्म्यात पूर्णपणे गोवलेले आहे अशा त्या एका आत्म्याची जाणीव ठेवावी त्यावेळी अन्य वाग व्यापार सोडून द्यावेत आणि सर्व संघ परित्याग करून त्यातच लिन व्हावेचा सेतू असून तरुण जाण्यासाठी हे एकच मुख्य साधन एक आहे त्या साधनाने संसारमुक्त व्हावे रथाच्या नाभेत जसा आरा सर्वत्र असतात तशा तेथे सर्व नाड्या समुदायाने एकत्र जुळलेल्या आहेत अशा हृदयात बुद्धीच्या प्रयत्नांनी पुष्कळ प्रकारे भासमान होणारा आत्मा तेथे राहतो तेथे आत्म्याचे प्रतीक असलेना अथवा आत्म्याची संज्ञा असलेला असा जो प्रणव त्याचाच आश्रय करावा आणि एकतानता पाऊन ध्यान करावे अशा प्रकारे ध्यानमग्न अवस्थेत गेल्यावर तमाच्या म्हणजे अविद्येच्या पैलतीरीत तरुण जाण्यास थोडाही वेळ लागत नाही पण मध्ये साधकास काही विघ्न न येई अशी दक्षता घ्यावी असे एकचित्त झाल्यावर तो आत्मा प्रकाश रूप अशा या ब्रह्मपुरात म्हणजे साधकांच्या हृदय पुंडरिकात जी पोकळी आहे त्या पोकळीत राहिला आहे असे वाटू लागते त्याचे कारण असे की साधकाची मनोवृत्ती तेथे असल्यामुळे तो आत्मा तेथे आहे असे वाटते तोच तेथे स्थिर असलेला आत्मा प्राण आणि शरीर यांचा नियंता आहे अंताचा जेथे परिणाम होतो अशा त्या परिणामभूत हृदयामध्ये बुद्धी स्थिर करून त्या आत्म्याच्या साक्षातकारानेच धैर्यशाली पुरुष आनंद आणि अमृताप्रमाणे असलेले जे ब्रह्म ते त्या ठिकाणी पाहू शकतात नंतर त्या परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर हृदय ग्रंथींचा भेद होतो म्हणजे चित्त आणि जड यांचे जे तादात्म्य झालेले असते त्याचा भेद होतो आणि सर्व संशय आणि विकृती नाहीत माया शून्य निर्मल सूर्य वगैरे ज्योतीनाही प्रकाश देणारे आणि फक्त केवळ ज्ञानीच जे जाणू शकतात ते ब्रह्म ज्योतिरूप अशा त्या आनंदमय कोशात नित्य राहते कारण त्याच्या सत्तेने सर्व ज्योती प्रकाशित होतात आणि त्याच्याच प्रकाशामुळे हे सर्व वस्तू मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे अमृतरूप ब्रे आहे आणि दक्षिणेकडेही तेच, तेच असते आणि उत्तरेकडेही त्याच ब्रह्माची जाणीव होते खाली वर असे सर्वत्र तेच एकमेव ब्रह्म पसरलेले आहे इतकेच काय पण हे जे सर्व दृश्य जगत आहे थोड़क अच्छा हो होते तो ही शोक करीत नहीं कि वस्तु विषयी कद करीत नहीं प्रिय वस्तु विषयी कशा की इच्छा ही करीत नहीं शैल राजा द्वैतभाव मनास बास भय उत्पन्न होते कधी ही ही। कधी ही, ही ही, हे तर सर्वत्र विधितच आहे पण द्वैताचा अभाव झाल्यावर अद्वैतवादी वृत्ती बनल्यामुळे आत्मज्ञानी कधीही भीत नाही त्यामुळे त्याचा आणि माझा एकमेकांपासून कधीही कुठेही वियोग होत नाही हे सत्य आहे हे पर्वता मीच तो आणि तोच मी आहे असे तू शंका मनात न ठेवता जाण मला जाणणाऱ्यास तो त्या ठिकाणी असेल तेथेच माझे सत्वर दर्शन घडते मी तीर्थाचे ठिकाणी वास्तव्य करते किंवा कैलास पर्वतावर राहते अथवा वैकुंठातच माझा नित्यवास असतो हे समजणे खरे नाही माझ्या स्वरूपाचा ज्याला साक्षात अशा ज्ञानी पुरुषाच्या हृदय कमलामध्ये माझे नित्य वास्तव्य असते यात संशय नाही माझी पूजा करण्यापेक्षाही माझा साक्षात्कार झाला आहे त्याचे पूजन करणे हे कोटी फल देणारे पुण्य आहे अशा या पूजकाचे कुल पवित्र होते त्याचा उद्धार होतो आणि त्या पूजकाची माता कृतार्थ आणि अंतकरणाचा लय चैतन्य मध्ये झालेला असतो त्याच्या योगाने पृथ्वी ही पुण्यवती होते इतके त्या साधकाचे ऐश्वर मोठे आहे हे पर्वतोत्तमा तू मला जे मर्मज्ञाना विषयी विचारलेस ते मी तुला यथाशक्ती पूर्ण विस्ताराने कथन केले आता यापेक्षा अधिक असे वेगळे सांगण्यासारखे काहीच या जगात राहिलेले नाही ना हे जे ब्रि सांगितले ते फक्त अत्यंत शिल संपन्न आणि श्रद्धेने भक्ती करणाऱ्या अशा ज्येष्ठ पुत्रालाच किंवा अशाच प्रकारची स्थिती प्राप्त झालेल्या सतशिष्यालाच निवेदन करावे याशिवाय इतर कोणालाही हे ब्रह्मज्ञान सांगू नये ज्याची देवावर आणि देवाप्रमाणेच गुरुवर अत्यंतिक श्रेष्ठ अशी श्रद्धा आहे भक्ती आहे अशा त्या महात्म्यालाच ते सांगितले तर त्यातील अर्थबोध त्याला होतो इतरांना तो बोध होत नाही ज्याने गुरुपदानी त्या ब्रम्हविदेचा उपदेश केला असेल तो त्या शिष्याचा परमेश्वर होय हा शिष्य त्या गुरुवर पुन्हा प्रतिउपकार करण्यास सदैव असमर्थ असतो म्हणून मरेपर्यंत तो, मरे तो ब्रम्होपदेश देणाऱ्या गुरुचा ऋणी होऊन राहतो पण ब्रह्मोपदेश देऊन गुरु शिष्याचा पुनर्जन्म करतो म्हणून माता पित्यापेक्षा तो अधिक श्रेष्ठ होय असे धर्मशास्त्र सांगते हे पर्वता पित्यापासून मातेच्या उदरातून प्राप्त झालेला जन्म नष्ट होतो पण ब्रह्मोपदेश मिळाल्यामुळे जो पुनर्जन्म प्राप्त होतो तो नष्ट होत नाही म्हणून गुरुचा कधीही द्रोह करू नये असे वेदही सांगत आले आहेत ब्रह्म प्राप्त करून देणारा गुरु हा सर्वात श्रेष्ठ आहे असा शास्त्र सिद्धांतच ठरतो शंकर रागावले असता गुरु रक्षण करतो गुरु जर रागावले तर त्याचे कोणीच काय पण शंकर रक्षण करू शकत नाही म्हणून हे पर्वता सर्व प्रयत्नांनी प्रथम गुरुला संतुष्ट करावे आणि काया वाचा मने करून त्याच्या सेवेविषयी नित्य तत्पर राहावे असे न करणारा शिष्य अत्यंत कृतघ्न आणि नीच होय आणि अशा कृतघ्न वृत्तीला शास्त्रात कोठेही प्रायश्चित्त नाही इंद्राने अथर्वणाला शिरच्छेदाची प्रतिज्ञा करूनच ब्रह्मविद्या सांगितली पुढे त्याने ती विद्या अश्विनी कुमारांना सांगितली त्यामुळे प्रतिज्ञेप्रमाणे इंद्राने त्याचा शिरच्छेद केला नंतर त्या आपल्या गुरुचे ते अश्वशिर नष्ट झाले आहे असे अवलोकन करून पुन्हा त्या शीर पूर्ववत जोडले। सारंश हे हे हिमालरा अनेक संकटे प्राप्त ब्रह्मविद्या लाप्त होनी महत महत्प्रया ती आत्मसात करो खरोन्यो खरा मुक्त होतीसावा समाप्त